अरे मित्रा बस जरा निवांत आज मी तुला एक अशी गोष्ट सांगणार आहे की जी ऐकताना तुला वाटेल अरे वा हे तर माझ्यासमोरच घडतंय ही गोष्ट आहे ताकदीची बुद्धीची आणि हो चंद्राची जादूची सुखाचं जंगल एक हिरवंगार जंगल होतं उंच झाडं पक्ष्यांचा गोड किलबिलाट आणि नदीच्या गप्पा त्या जंगलावर हत्तींचं मोठं राज्य होतं त्या कळपाचा राजा होता गजराज बलवान पण दयाळू जंगलातील सगळे प्राणी त्याचा मान करत कोणाचं दुःख असलं तर गजराज उपाय शोधून काढायचा संकटाची चाहूल पण एकदा असं झालं की आकाशानेच पाठ फिरवली पाऊसच आला नाही नदी आटली झाडं वाळली जमिनीत भेगा पडल्या हत्तींच्या पिल्लांच्या डोळ्यात पाणी नव्हतं फक्त तहान होती हत्ती सगळे राजाकडे आले आणि म्हणाले राजा आता आपण काय करू आमच्या लेकरांना तहान लागलीय गजराजही व्याकुळ झाला तेव्हाच एक वृद्ध हत्ती पुढे आला आणि म्हणाला राजा माझा आजोबांच्या काळात असाच दुष्काळ पडला होता तेव्हा आम्ही पश्चिमेकडे गेलो आणि एक तलाव मिळाला चला आपण तिकडे जाऊया प्रवास गजराजने मान हलवली आणि सुरू झाला प्रवास ताऱ्यांच्या प्रकाशात चंद्राच्या उजेडात हत्तींची रांग हळूहळू चालू लागली अनेक दिवसांच्या प्रवासानंतर अखेर त्यांच्या डोळ्यांसमोर एक विशाल तलाव दिसला सगळे आनंदाने ओरडले ते धावत गेले पाणी प्याले स्नान केलं उड्या मारल्या सशांची भीती पण त्या तलावाजवळ आधीपासून सशांचं छोटसं गाव होतं आणि रोज काही ससे हत्तींच्या पायाखाली चिरडले जात होते सशांच्या डोळ्यांत भीती दाटली त्यांनी सभा बोलावली कोणी म्हणाले आपण पळून जाऊया कोणी म्हणाले आपण सूड घेऊया तेव्हा एक लहानसा चुणचुणीत ससा पुढे आला चिंटू तो म्हणाला मित्रांनो हत्तीला शक्तीने हरवणं आपल्याला शक्य नाही पण बुद्धीने नक्कीच आपण हुशारी वापरूया सगळ्या सशांनी चिंटूच्या योजनेला मान्यता दिली चिंटूची योजना त्या रात्री चिंटू एका टेकाडावर बसला हत्तींचा कळप तिकडून जात होता तो जोरात ओरडला हे गजराज थांबा गजराज थबकला खाली पाहिलं एक छोटासा ससा उभा होता तू कोण गजराजने विचारलं चिंटू म्हणाला मी चिंटू चंद्राचा दूत आमचा चंद्रराज रागावला आहे तुमच्यामुळे रोज ससे मरत आहेत जर तुम्ही इथून निघून गेला नाहीत तर चंद्र तुमच्यावर कोप करेल गजराज घाबरला पण मनाला खरच, मला ते चंद्राला भेटायचंय चंद्राची जादू चिंटू त्याला तलावाजवळ घेऊन गेला ती पौर्णिमेची रात्र होती पाण्यात चंद्र असा चमकत होता की जणू तो स्वतः तलावात उतरून बसला होता गजराज थक्क झाला त्याने सोंड पुढे केली आणि लाटेने प्रतिबिंब हल्लं चिंटू लगेच म्हणाला पहा तो रागावला आहे आता जर लगेच निघालात नाही तर त्याचा शाप मिळेल गजराज घाबरून मागे सरकला त्याने ताबडतोब आपल्या कळपाला जमवलं आणि तिथून निघून गेला आनंदाचा वर्षाव हत्ती निघून गेल्यावर सशांच्या डोळ्यांत आनंद चमकला त्यांनी चिंटूला उचलून घेतलं आणि त्याच्या जय नाचू लागले काही दिवसांनी ढग जमले आणि पाऊस सुरू झाला जंगल पुन्हा हिरवं झालं आता हत्ती दुसऱ्या ठिकाणी सुखाने राहू लागले आणि सशांचं आयुष्यही सुरक्षित झालं शिकवण ही गोष्ट आपल्याला सांगते शक्ती कितीही मोठी असो पण हुशारी आणि बुद्धीने सर्वात मोठं संकटही टाळता येतं खरी ताकदही डोक्यात असते स्नायूंमध्ये नाही